प्रकरण आठ वंचिता ऑडरीला मेल पासून विभक्त होण्याचा धक्का सहन करणे सोपे जात नव्हते एकोणीसशे अडसष्टच्या जून मध्ये स्वित्झर्लंडच्या तिच्या काही मित्रमैत्रिणींनी ग्रीसच्या क्रुझला त्यांच्याबरोबर जावे असा आग्रह धरला ऑड्रीलाही थोडा बदल हवाच होता शॉनला तिने स्वित्झर्लंडच्या घरी आईजवळ ठेवले आणि निळ्या अथांग सागरातील तो प्रवास मनाला काही शांती देतो का ते बघण्याचे ठरवले त्या प्रवासात तिची आंद्रेया डॉक्टरशी गाठ पडली तो एक अतिशय देखणा असा इटालियन तरुण होता रोम शहरातील प्रसिद्ध सायकियाजिस्ट होता व रोम युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होता ऑड्रीची आणि त्याची ओळख झाली तेव्हा त्याने तिला एक आठवण सांगितली ऑड्रीला तो प्रथम चौदा वर्षांचा असताना भेटलेला रस्त्यावरील एका चौकात रोमन हॉलिडेचे चित्रीकरण चाललेले होते बरेच लोक चित्रीकरण बघत होते त्या गर्दीत तोही होता तो धिटाईने गर्दीतून पुढे आला आणि त्याने ऑड्रीशी हस्तांदोलन केले ऑड्रीचे नाव तेव्हा गाजतच होते तो घरी गेला व त्याने त्याच्या आईला सांगितले मी आज एका सुंदर चित्रपट अभिनेत्रीला भेटलो आणि ती मला इतकी आवडली आहे की मी एक दिवस तिच्याशी लग्न करणार आहे ऑट्रीला ते ऐकून गंमत वाटली तिला मात्र ती सोळा वर्षांपूर्वीची घटना अजिबात आठवत नव्हती पण आता डॉक्टरित व बुद्धिमान तर असा युवक म्हणून तिला समोर दिसत होता आंद्रेयाचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते तो कमालीचा रसिक तरुण होता दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला ऑट्रीला तिच्या उदास एकाकी आयुष्यात एक नवीन आशेचा किरणच दिसू लागला होता हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते हे दोघांच्याही लक्षात आले वैराण वाळवंटातून चालत असताना अचानक एक OSS दिसावे असे प्रेमात पडताना ऑड्रीला आकर्षक तरुण होता त्याच्यात एक प्रकारची उत्कट रसिकता होती तो एक बुद्धिमान विचारवंत होता दोघांच्या वयातील फरक हा बराच मोठा म्हणजे नऊ वर्षांचा होता आंद्रेया एकतीशीचा तर ऑड्री चाळीशीची परंतु तिला वाटत होते की त्याची बुद्धिमत्ता व विद्वत्ता विद्वत्तापेक्षा खूपच सरस होती त्याचे उच्च शिक्षण व मानसशास्त्रातील त्याची परिपक्वता वयाच्या मानाने बरीच अधिक वाटत होती तेवढाच तो कमालीचा भावना होता त्यामुळे वयातील अंतर नकळत मिटून गेले तरीही ऑड्रीच्या सुप्त मनात एक धाकधू होतीच तिला वाटत होते तो चाळीशीचा होईल तेव्हा मी पन्नाशीत आली असेल त्यावेळी वयातील अंतर खूपच जाणवेल का परंतु ही शंका मनातच जिरून गेली ग्रीक क्रूज संपली तरीही ऑड्री व आंद्रेया फोनवर एकमेकांशी बोलत होते ऑड्री त्याला भेटायला रोमला जाऊ लागली आणि आंद्रेयासुद्धा तिला अधूनमधून स्वित्झर्लंडला येऊन भेटू लागला आंद्रेयाची कौटुंबिक पार्श्वभूमी रोमन कॅथोलिक खानदानी घराण्यातील होती त्याच्या आईचा वावर उच्च समाजात होता काउंटेस पावला दोती या आपल्या आईच्या घरात आंद्रया राहत होता आईचा सा राजवाड्यासारखा भला मोठा विला रोम रोममध्ये होता त्याचे समाजातील उच्च स्थान संपत्ती व स्वतःचे परिपूर्ण असे करिअर यामुळे ऑड्रीची कीर्ती व संपत्ती यात त्याला काहीच रस नव्हता ऑड्रीला वाटू लागले की तिच्या आयुष्यात आता पुन्हा निखळ आनंदाचा प्रवेश झाला आहे परंतु विवाहाचा विचार करताना तिचा लहानगा मुलगा शॉन हाही तिच्या नजरेसमोर होता कारण आंद्रेयाशी विवाह झाल्यानंतर शॉनला सावत्र वडिलांबरोबर रावे लागले असते शॉनने जर त्याला नाकारले असते तर त्याच्यासाठी तिने स्वतःच्या सुखाचा त्याग नक्कीच केला असता परंतु आंद्रेयाने शॉनशी चांगलीच दोस्ती केली होती शेवटी तो मानसशास्त्राचा ख्यातनाम प्राध्यापक होता तरीही काही समस्या होत्याच ऑड्री ही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रपट अभिनेत्री आणि हा मानसशास्त्राचा प्राध्यापक तिच्याबरोबर मेलप्रमाणे जगभर हिंडू शकणार नव्हता एका सनातनी खानदानी इटालियन कुटुंबाची जीवनपद्धती रोममधील घरातील वातावरण हे हॉलिवूडमध्ये घालवलेल्या जीवनापेक्षा दुसऱ्या टोकाचे होते शिवाय रोममधील तीव्र उन्हाळा ऑड्रीच्या नाजूक प्रकृतीला किती सहन होईल याचीही तिला शंका होती अजूनही काही समस्या होत्याच आंध्रेयाचे कुटुंब कॅथलिक होते त्यांची विचारसरणी सनातनी होती या धर्मानुसार घटस्फोट झालेल्या स्त्रीला पुनर्विवाह करण्याची चर्चच्या कायद्यानुसार त्यावेळी परवानगी नव्हती ऑड्री घटस्फोटीत असल्यामुळे त्यांना व्हॅटिकनची कॅथलिक धर्मगुरूंची परवानगी घ्यावी लागणार होती ते अजून अवघड जाणार होते कारण ऑड्री धर्माने प्रॉटेस्टंट होती ऑड्री व आंद्रेयाने या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार केल्या ते आता उघडपणे समाजात एकत्र हिंडू लागले आंद्रेयाच्या कुटुंबाचा वावर डॉक्टर्स बँकर्स लेखक अशा बुद्धिवादी सामाजिक थरांमध्ये होता परंतु ऑड्री ही मुळात हॉलिवूडची कन्या नव्हती तर डच बॅरेनसच्या खानदानी श्रीमंत घराण्यातली मुलगी होती तिचा मूलभूत चार्म ग्रेस तिची उच्च दर्जाची विनोदबुद्धी व नैसर्गिक निष्पाप वागणे अशा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आंद्रेयाच्या घरातील सर्वांवर मोठाच प्रभाव पडला शिवाय आठ वर्षांच्या शॉनचे वागणे त्यांच्या नजरेत भरले तो अतिशय तर्तरित, हुशार शालीन व स्मार्ट मुलगा होता आठ वर्षांच्या वयातही तो इटालियन भाषा अस्खलित बोलू शकत होता त्यानंतर निशंग मनाने आंद्रेयाने ऑड्रीला लग्नाची मागणी घातली व ऑड्रीने ती मान्य केली साखरपुड्याच्या वेळी आंद्रेयाने सॉलिटेअर हिऱ्याच्या खड्याची सुंदर अंगठी तिला दिली ऑड्रीचा सा साखरपुडा काही लपून राहणार नव्हता ना तिचे नाव रोममध्येही आधीपासूनच दुमदुमत होते त्यामुळे पत्रकार परिषदेला तिला हजर राहावे लागले आंद्रेयाचे घराणेही खानदानी होते आंद्रेयाची आई पॉवला दो ती पत्रकारांना उत्तरे देत होती ती म्हणाली ऑड्री मला एक आदर्श सुनेसारखी वाटते जणू मला माझ्या स्वप्नातील सून वाटते तिचा स्वभाव तिचे वागणे अतिशय गोड आहे दोघांमधील वयाच्या अंतराचे मला विशेष काही वाटत नाही ऑड्री एक परिपूर्ण स्त्री वाटते आंद्रयासाठी मला ती एक अनुरूप पत्नी वाटते थोडक्यात आंद्रेयाची आई ही ऑड्रीवर बेहद्द खुश होती विवाह सोहळा लवकरच साजरा करावा असे आंद्रेयाने ठरवले अठरा जानेवारी एकोणीसशे हा दिवस विवाहासाठी ठरवण्यात आला ऑडरी साठी लांब बाह्याच्या एका मिनी ड्रेसचे डिझाईन तयार केले त्याच्यावर तिला नववधूचा पारंपरिक शुभ्र पायघोळ गाऊन घालायला परवानगी नव्हती शॉन आणि एला हेही विवाह सोहळ्याला हजर होते शॉनची नव्या सावत्र वडिलांबरोबर पर दोस्ती जरी झाली होती तरीही स्वतःचे वडील सोडून आई त्या तरुणाबरोबर विवाह करत आहे हे बघून त्याच्या कोवळ्या जीवाच्या मनात काय चालू होते हे समजणे शक्य नव्हते आठवडा तोलेशेनाज येथील ऑड्रीच्या घरी राहिले व नंतर रोममध्ये परत आले ऑड्रीने अर्थातच ठरवले होते की सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमधील घरात येऊन राहायचे ऑड्रीने आईकडून आलेली काउंटेस ही पदवी नाकारली होती पण आंद्रेयाकडून ती तिला मिळालीच व काउंटेस दोती म्हणून तिचा उल्लेख होऊ लागला अर्थात आंद्रेया व ऑड्री दोघांनाही ते आवडत नव्हते रोममध्ये ऑड्री व आंद्रेयाने एक सुंदर घर घेतले नवीन जीवनाशी जुळवून घेणे तिला सोपे जात नव्हते एका रोमन गृहिणीच्या भूमिकेत तिला शिरावे लागत होते शहानचे शिक्षण तेथील शाळेत सुरू झाले होते घर संसार आणि संसाराला आवश्यक असणारी खरेदी दुपारच्या वेळी बरोबर जेवण किंवा चहा असे ऑड्रीचे गृहिणीचे जीवन सुरू झाले रस्त्यावरील संपूर्ण जग तिला ओळखत होते पण तिला कोणी ओळखू नये म्हणून ती डोळ्यावर मोठा गॉगल घालत असे रोमच्या सुंदर दुकानांतून सुंदर वस्तूंची खरेदी करत असे आंध्रे कामावरून घरी आला की तो तिला बाहेर घेऊन जात असे अनेक ओळखी अनेक मित्रपरिवार व अनेक कार्यक्रम यातच संध्याकाळ निघून जाई बरेचदा ते दोघे चित्रपट रेस्टॉरंट अथवा नाईट क्लबमध्ये जात मग रात्री झोपायला बराच उशीर होत असे तोलेशेनासच्या घरी ऑड्रीला रात्री दहा वाजता झोपण्याची सवय होती दोतीच्या मित्रपरिवारांमध्ये सर्व प्रकारचे कलाकार लेखक प्राध्यापक अत्यंत प्रतिष्ठित समाजातील लोक असत ऑड्री नव्यानेच अशा सामाजिक थरात वावरत होती तरुण देखण्या आंद्रेयाच्या सहवासात तिचे दिवस स्वप्नातल्यासारखेच जात होते आंद्रेयाच्या स्वभावामध्ये दोन टोकाचे पैलू होते तो जेव्हा स्वतःचे काम करीत असे तेव्हा तो स्वतःला अभ्यासिकेत कोंडून घ्यायचा व तासन तास संशोधन व अभ्यास करीत राहायचा त्याचे ते काम पूर्ण झाले की त्याचा तो कप्पा बंद करून टाकायचा आणि मग तो हसत खेळत विनोद करणारा व आयुष्य मनसोक्त उपभोगणारा असा वेगळाच आंद्रेय असायचा आंद्रेयाची त्याच्या आईवर विलक्षण भक्ती व विश्वास होता तिचा उपदेश त्याला नेहमीच पटत असे धीर गंभीर वागणे आणि विनोद बुद्धी हे त्याचे दोन्ही पैलू ऑड्रीला आवडत होते तिच्या एकाकी दुखी जीवनात त्याने तिला हसवले आणि जीवनात भरपूर आनंद ओतला ऑड्रीला त्याचा आनंदी स्वभाव आवडत असे त्याच्या सहवासात ती हरखून जात असे आंद्रियाचे कुटुंब ही होते आई भाऊ भाऊजया या सर्वांमध्ये ऑड्री मिसळून गेली ऑड्री आता पुन्हा अतिशय आनंदात होती असा आनंद पुन्हा तिच्या आयुष्यात येईल असे तिला वाटत नव्हते ती फार निराशेच्या गर्देत सापडली होती पण तिला आता चित्रपट चित्रपटसृष्टीत पुन्हा प्रवेश करण्याचीही इच्छा नव्हती किशोर ती सतत अभिनयाचे काम करीत आली होती त्याच्याही आधी बॅले नृत्य शिकण्यात स्वतःला झोकून दिले होते आता मात्र तिला मोकळा वेळ पाहिजे होता तिला योग्य तो साथीदार भेटला होता आता चित्रपट चित्रपटसृष्टीतील आयुष्य संसारात समरस होऊन तिला जगायचे होते चाळीशी गाठत असतानाच ऑड्रीला पुन्हा दिवस राहिले आंद्रेयाला आणि ऑड्रीला खूप आनंद झाला आंद्रेया तर तिला नेहमी म्हणायचा की मला खूप खूप मुले पाहिजे आहेत ऑड्री आता स्वतःच्या प्रकृतीची अधिक काळजी घेऊ लागली शॉनही आता मोठा झाला होता शॉन त्याच्या शाळेत व अभ्यासात दिवसेंदिवस व्यघ्र होऊ लागला आंद्रे या त्याच्या कामात गुंतलेला होता ऑड्रीला रिकाम पण जाणवत होते त्यामुळे तिच्या मनाला भीती ग्रासू लागली भी पुन्हा गर्भपात होण्याची भीती तिच्या मनात होती त्या काळात सोफिया लॉरेन्स ही प्रसिद्ध अभिनेत्री तिची मैत्रीण होती तिचेही दोन गर्भपात होऊन मग तिला पहिले मूल झाले होते तिने ऑड्रीला सल्ला दिला की नऊ महिने तिने जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी ऑड्रीने तोलेशेनाज येथे तिच्या घरी जाऊन विश्रांती घ्यावयाचे ठरवले कारण इटालियन डॉक्टर्सवर तिचा विश्वास नव्हता शॉनच्या जन्माच्या वेळचा डॉक्टरच तिला हवा होता फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरमध्ये ऑड्रीचे सिझेरियन होऊन तिला दुसरा मुलगा झाला शॉनचा जन्म एकोणीसशे साठचा होता दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर होते ऑड्री सहा महिने स्वित्झर्लंडमध्येच तिच्या घरी राहिली आंद्रेया रोममध्ये होता तो सुट्टीच्या दिवशी येऊन तिला भेटत असे पण बऱ्याच वेळा त्याची विमाने स्वित्झर्लंडमधल्या हिमवर्षावामुळे रहित होत असत ऑड्री दूर असताना आंध्रेया इतर तरुण मैत्रिणींना भेटत असे त्या, त्या त्याला काहीच वावगे वाटत नसे परंतु ऑड्रीची लोकप्रियता व कीर्ती यामुळे पत्रकारांचे आंध्रेयावर लक्ष असे त्याच्या बाहेर बातम्या वर्तमानपत्रात झळकू लागल्या त्या ऑड्रीच्याही कानावर पडू लागल्या रोम राजघरा एक तरुण राजकन्या इचा बरोबर से से प्रेम हिरोकरण गाजत होते वर्तमान पत्र कि डैनिएला ऑड्री की मुलगी शोभावी अशी होती आंद्रेया ने ऑड्री समूत घी कि डैनियेलादक द्रव्या आहारी गि फलाज कर बास या लैटीन शब्द है लक्स म्हणजे प्रकाश लुकाच्या जन्माने ऑड्रीचे जीवन नव्याने प्रकाशित झाले होते लुका जन्माला तेव्हा आठ पौंडाचे निरोगी बाळ होते ऑड्रीच्या आनंदाला पारावार नव्हता दहा वर्षांचा शॉन समजूतदार होता त्याने आपल्या छोट्या भावाला लगेच स्वीकारले चित्रसृष्टीमधील एलिझाबेथ टेलर सारख्या गाजलेल्या तारका आता चाळीशीच्या घरात होत्या व त्यांचा करिश्मा आता हळूहळू कमी होत होता रोमन हॉलिडेचा तिचा दिग्दर्शक विल्यम वायलर याने तिला एका चित्रपटाचे आमंत्रण दिले त्याचे चित्रिकरण रोम मध्ये व्हावे असे ऑड्रीला नाही ऑड्रीने निश्चय केला होता की मला माझा हा दुसरा विवाह टिकवायचा आहे ती दोन मुलांची आदर्श माता व एका प्रसिद्ध डॉक्टरची पत्नी ही भूमिका मनापासून वठवण्यास सिद्ध झाली इतकेच नव्हे तर आंध्रेयाच्या मनाशी समरस होता यावे म्हणून त्याच्या विषयाचा अभ्यास करण्यात तिने सुरुवात केली त्याच्याबरोबर ती वेगवेगळ्या भाषणांनाही जाऊ लागली ऑडरीसाठी ही भूमिकाही सोपी नव्हती पण त्यात एक वेगळाच आनंद होता तिला वाटे एक सुंदर घर विकत घ्यायचे व वस्तूंनी व फुलांनी सजवायचे म्हणजे काही संसार नाही पतीने कामावरून आणि मुलांनी शाळेतून घरी यावे आणि तिने त्यांच्या सेवेत सज्ज राहावे असे तिला वाटे तिला त्यातच धन्यता वाटत होती सामान्य प्रमाणे तिचा दिनक्रम चालू होता मात्र ऑड्रीला ला पेसिबल म्हणजे शांती सदन या स्वित्झर्लंडमधील घरात उन्हाळ्यातील सुट्टी कुटुंबाबरोबर घालवायला आवडत असे रोममधील उन्हाळा त्रासदायक असे त्याचवेळी तोलेशेनाजमधील हवा मात्र सुंदर असे आंध्रेयाही सुट्टीत तिथे जात असे ऑड्रीला आपला विशाल व्हिला एखाद्या मंदिरासारखा पवित्र वाटे ऑड्रीला वाटे की मुलांनी एका छोट्याशा खेड्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहावे रोममधील उच्चभ्र कृत्रिम वातावरणात सतत राहणे हे तिला आवडत नव्हते स्वित्झर्लंडमधील तिचे घर निसर्ग सौंदर्याने नटलेले होते तेथील हवा शुद्ध होती रोममध्ये होती तशी शहरी प्रदूषित हवा तेथे नव्हती आंध्रेयाला त्याचे पेपर्स व रिपोर्ट्स लिहिण्यासाठी तेथे अधिक निवांतपणा मिळत असे ऑड्री चित्रपटसृष्टीला जरी दूर ठेवत होती तरीही तिने लुका साधारण आठ महिन्यांचा झाल्यानंतर एका दूरदर्शनवरील अ वर्ड ऑफ लव या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये काम करण्याचे आमंत्रण स्वीकारले ती फिल्म युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड या विषयावर होती बिल कॉस्पी आणि शर्ले मॅक्लिन हे कलाकारही त्यात काम करणार होते युनिसेफतर्फे ऑड्रीचे हे पहिले वहिले काम होते त्यावेळी तिला कल्पना नव्हती किती उरलेले जीवन युनिसेफलाच वाहून घेणार आहे तिच्या कामाचे चित्रीकरण रोममध्येच करण्यात आले मुलांसाठी पैसे साठवून ठेवावे या विचाराने तिने दूरदर्शनचे काही कार्यक्रम स्वीकारण्यास सुरुवात केली त्यातही तिला एकेका कामाचे कमीत कमी एक, -एक लाख डॉलर्स मिळत होते एकोणीशे मध्ये मेल फेरनने वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी पुन्हा विवाह केला होता तेव्हापासून शॉन वडिलांपासून अधिकच दुरावला परंतु शॉनला त्याच्या वडिलांपासून कायमचे दूर ठेवावे असे ऑड्रीला वाटत नव्हते मेललाही शॉनबद्दल प्रेम होते मेलमुळे शॉन अमेरिकन नागरिक तर होता परंतु सारे बालपण त्याने युरोपमध्ये घालवले होते ते मेलला खटकत होते शॉन वडिलांजवळ सुट्टी घालवत असताना कॅलिफोर्नियातील वातावरण त्याला आवडत होते कारण ते रोम किंवा स्वित्झर्लंडसारखे शिस्तीचे नव्हते त्याला वडिलांबरोबर सुट्टी घालवायला आवडत असे एकोणीसशे चा जानेवारी जानेवारीमध्ये ऑड्री व आंद्रेयाने त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला आंद्रेयाचा बाहेर खालीपणा चालूच होता पण ऑड्री तिकडे दुर्लक्ष करीत होती कारण काहीही झाले तरी तिला विवाह मोडायचा नव्हता पत्रकार तिला प्रश्न विचारून भंडावून सोडत तेव्हा ती आंद्रेयाची बाजू सावरून घे तिला बाहेरच्या लोकांमध्ये मिसळायला आवडत नसे पण आंध्रयाला आवडत असेल तर त्याच्यावर कोणतीही सक्ती करणे तिला आवडत नव्हती लोकांना मात्र वाटत असे की ऑड्री सारख्या प्रेमळ व आदर्श पत्नीचा पती म्हणून पड़त होता तिने आंद्रेयासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग केला होता व त्याच्या सहवासात राहण्यात ती धन्यता मानत होती तिला तिथे चित्रपटातील काम थांबवण्यास कोणीही सक्ती केली नाही कसे जगावे हे तीच ठरवत असे तिचे घर तिला खूप आनंद दे तिच्या मुलांचे संगोपन करणे हे तिला चित्रपट चित्रपटसृष्टीतील झगमगत्या दुनियेपेक्षा अधिक सुखद व मनाला शांती देणारे वाटे काही दिवसांनंतर मात्र ऑड्रीने रॉबिन अँड मेरियन या चित्रपटात काम करण्याचे ठरवले मुलांसाठी संपत्ती साठवून ठेवणे हा तिचा त्यामागचा उद्देश होता त्यात ती सीन कॉनेरी या प्रसिद्ध नटाबरोबर काम करीत होती जेम्स पॉन्डचा तो चित्रपट असल्यामुळे शॉननेही तिला सांगितले की या चित्रपटाला तू नकार देऊ नकोस पंधरा वर्षांचा शॉन आता सहा फूट उंचा झाला होता मध्यंतरीच्या आठ वर्षांच्या काळात हॉलिवूडचे वातावरण संपूर्ण बदलले होते हॉलिवूडची शांतपणे काम करण्याची पद्धत आता बदलली होती कमी पैशात झटपट काम उरकणे सुरू झाले होते अनेक चांगल्या गोष्टींना फाटा दिला जात होता अनेक पारंपारिक गोष्टी नजरेआड झाल्या होत्या सेटवर पूर्वीसारखे मैत्रीचे से जिव्हाळ्याचे वातावरण दिसत नव्हते कोणी कोणाला मान देत नव्हते ऑड्री सेहेचाळीस वर्षांची होती तिचे वय आता उतरणीला लागले होते चित्रीकरण भराभर उरकण्याची वृत्ती असल्यामुळे कामातील आनंद गमावल्यासारखे ऑड्रीला वाटायचे सीन कॉनेरी आणि ऑड्री यांची प्रेमदृश्ये उत्कटपणे होत नव्हती कारण ऑड्री आता दोन मुलांची आई होती व कॉनेरीची कडक स्वभावाची फ्रेंच पत्नी सेटवरच घोटाळत असे कॉनेरीवर ती वर्चस्व गाजवत असे ऑड्री शान व लुकाला कधी कधी सेटवर घेऊन जाई तेथे असलेल्या घोड्यांवर घोडेस्वारी करण्याचा आनंद त्यांना मिळवून दे। तिची राहण्याची व्यवस्था मुलांसकट करावी अशा सूचना तिने दिल्या होत्या त्यामुळे मुले ही कायम तिच्याबरोबर असत वर्तमानपत्रात आंध्रेयाच्या स्वईर वागण्याच्या बातम्या येतच होत्या ऑड्री त्याचे समर्थन करीत होती ती म्हणे रिलॅक्स होण्याचा त्याचा तो मार्ग आहे मी त्याच्या आड येणार नाही मी व मुले तिथे नसताना त्याने घरात कोंडून घ्यावे व टी व्ही बघत बसावे अशी अपेक्षा मी त्याच्याकडून करणार नाही त्याचवेळी रोममध्ये असताना ऑड्रीला अचानक धमकीचे फोन येऊ लागले की शॉन व लुका यांना पळवून देण्यात येईल कारण तिच्या श्रीमंतीचा गवगवा सगळीकडे झाला होता मुलांना रस्त्यावरून घेऊन जाताना सुद्धा तिला भीती वाटू लागली त्यामुळे तिने त्यांना स्वित्झर्लंडच्या घरी पाठवायचे ठरवले शॉनला हॉस्टेलवर तर लोकाला आईजवळ ठेवले मुले तिथे असल्यामुळे ऑड्रीलाही वारंवार स्वित्झर्लंडच्या घरी जाण्याची संधी मिळू लागली आंध्रेयाच्या सधनतेमुळे त्यालाही रोममधील ठग धमक्या देऊन भयभीत करू लागले ऑड्री अतिशय अस्वस्थ झाली तिला महायुद्धातील प्रसंगाची आठवण झाली रॉबिन अँड मेरियन या कोलंबिया कंपनीच्या चित्रपटाला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ऑस्कर अवॉर्ड मिळाले त्या समारंभासाठी ऑड्री व आंद्रेया दोघेही लॉस एंजेलिसला गेले ऑड्रीने जेव्हा भव्य सभागृहात प्रवेश केला तेव्हा सर्वांनी उभे राहून तिला उत्स्फूर्त मानवंदना दिली त्याआधी ऑड्री अमेरिका इटली व स्वित्झर्लंड असे प्रवास करीत राहिले स्वतःचे काम पतीचा सहवास व मुलांचा सहवास याचा मेळ घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होती न्यूयॉर्कमध्ये रोमन हॉलिडेचा दिग्दर्शक विल्यम वायलर याला मिळालेल्या लाईफ टाईम अचीवमेंटच्या पारितोषिक समारंभालाही ती आवर्जून हजर राहिली वायलर त्यावेळी 73 वर्षांचा झालेला होता रोबिन अँड मॅरियनच्या प्रमोशनसाठी जाताना ऑड्रीने लुकाला बरोबर नेले होते त्याने अमेरिकेतील डिझनेलँडविषयी शॉनकडून बरेच काही ऐकले होते त्यावेळी ऑड्रीने लुकाला डिझनीलँड दाखवण्याचे ठरवले होते लुकाने आपल्या आईची कीर्ती व लोकप्रियता किती भव्य होती याचा त्यावेळी प्रथमच अनुभव घेतला चित्रपटाच्या उद्घाटनाच्या वेळी लोकांनी ऑड्रीचे दंडनी स्वागत केले ती चित्रपटगृहात आल्यावर लोकांनी वी लव यू ऑड्रीचा जोरदार गजर केला काही मिनट्या टाळ्यांचा कडकडाट चालू राहिला छोटासा लुका आपल्या आईचे कौतुक पाहून भारवून गेला होता त्यानंतर तिने लुकाला परत स्वित्झर्लंडला नेऊन एलाचे स्वाधीन केले न्यूयॉर्कच्या तिच्या मुक्कामात प्रथमच ऑड्रीला बॉडीगार्ड सतत बरोबर ठेवावे लागले सर्व वातावरण बदलू लागले होते त्याचप्रमाणे दोनशे पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार असलेली पत्रकार परिषद हा अनुभवही तिला नवीनच होता काही दूरदर्शन मुलाखती तिने पूर्णपणे नाकारल्या ती म्हणे मिलियन लोकांसमोर स्वतःचे व्यक्तिगत जीवन खुले करणे मला कधीही आवडणार नाही सीन कॉर्नेरी व ऑड्री हेबन यांच्या लोकप्रिय नावांमुळे रॉबिन व मेरियन हा चित्रपट सुरुवातीला चांगला चालला पण लवकरच बंदही पडला कारण नवे युग सुरू झाले होते तरुण तरुणींना मध्ययुगीन प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटात विशेष स्वारस्य नव्हते परंतु टाईम मासिकाने मात्र ऑड्री हेबनची भरभरून स्तुती केली होती ते लिहितात पडद्यावर ऑड्री दिसताच तिचे सौंदर्य तिचा निरागस आविर्भाव प्रभावी व्यक्तिमत्व अजूनच खुले आहे असे लक्षात येते आणि मग तिचे जुनेतील इनोसंट चार्म दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीत दिसला नाही ऑड्री व आंद्रेयाच्या विवाहाचा दहावा वाढदिवस जवळ येऊ लागला त्यांच्यातील नऊ वर्षांचे अंतर आता त्रासदायक होऊ लागले होते वयाच्या पन्नाशीला आलेल्या ऑड्रीला शारीरिक आकर्षणापेक्षा उत्कट मनोमिलन अधिक महत्वाचे वाटत होते आंध्रेया अजून चाळीशीतच होता तो अधिकाधिक तरुण पोरींना फिरवण्यात गुंतला होता त्यातच ऑड्री निमित्ताने अमेरिका अथवा स्वित्झर्लंडला मुलाजवळ तर स्वतःच्या कामामुळे आंध्रेया इटलीमध्ये अशीच परिस्थिती त्यांना एकमेकांपासून दूर नेत होती वर्तमानपत्रांना तर आंध्रेयाचे वागणे हा एक सततचा चटकदार विषय झालेला होता आंद्रेयाला फोटोग्राफर्सच्या ताफ्याचाही त्रास होत असे ऑड्री मात्र पत्रकारांना योग्य उत्तर देऊन दूर ठेवत असे इतर कोणाही विवाहित जोडप्यामध्ये असतात तसेच त्यांच्या दोघांमध्येही वाद होत असत पण ती त्याला फारसे महत्त्व देत नसे मुळात ते एकमेकांबरोबर सुखी आहेत प्रेमाचे नाते फुटपट्टीने कधीही मोजता येणार नाही असे तिला वाटे शॉन व वा बरोबर राहण्याचे समाधान होते तरी ऑड्रीला आता पुन्हा विलक्षण एकाकी वाटू लागले होते तिला नैराश्य गाठू लागले होते चित्रपट व दूरदर्शन यांची आमंत्रणे ती नाकारत होती पण घरातच बसणे असह्य होऊ लागले तिच्यातील अभिजात अभिनेत्री कलावंत मन कलेकडे ओढ घेऊ हो लागले अखेरी तिने ब्लड या चित्रपटाचे आमंत्रण स्वीकारले तिचे मानधन कमीत कमी एक मिलियन डॉलर्स तर होतेच शिवाय होणाऱ्या फायद्यातील वाटाही तिला मिळत असे चित्रपटात अर्थातच तिची प्रमुख नायिकेची भूमिका होती गझारा नावाचा लोकप्रिय हॉलिवूड स्टार तिचा नायक होता टेरेन्स यंग हा दिग्दर्शक होता त्यांच्याशी ऑडरीची चांगली मैत्री झाली शॉन आता वीस वर्षांचा झाला होता स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटीच्या शांत वातावरणात होता ऑड्रीने टेरेंस यंग या दिग्दर्शकाला विनंती केली की त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून शॉनला नेमावे व चित्रपट क्षेत्रातील सर्व कामांचा अनुभव त्याला द्यावा आईवडिलांप्रमाणे अभिनेता होण्यापेक्षा शॉनला त्यातील तांत्रिक क्षेत्रांमध्ये अधिक रस होता मोडकळीस येणारे आंद्रेयाबरोबरचे नाते टिकवण्यासाठी ऑड्रीने सेकंड हनीमूनचा बे ताकला दोघेही हवाईला गेले कोरियामध्येही गेले एकत्र येऊन मने जवळ आईवजी सर्व प्रवास मतभेद भांडणे यातच गेला परंतु घटस्फोट सध्या तरी घेऊ नये असे दोघांना वाटत होते कारण लुका अजून लहान होता व त्याला आई व वडील दोघांचाही खूप लळा होता पुढे काही दिवसातच ऑड्रीला ते ऑल लाफ्ट या चित्रपटाचे काम मिळाले बेन गझारा हाच नायक होता शिवाय शॉनलाही त्यात काम मिळाले आपल्या मुलांबद्दल ऑड्री कायम जागरूक होती त्यांची किशोर वये उलटल्यानंतरही तिचे त्यांच्याकडे अधिक लक्ष होते व ती जास्तीत जास्त त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करीत असे एकोणीसशे ऐंशीमध्ये न्यूयॉर्क येथे चित्रीकरण होत असतानाच आंद्रियाने रीतसर घटस्फोटाची तयारी सुरू केली ते सहज व लवकर होणारे काम नव्हते कारण कॅथोलिक धर्माचा घटस्फोटाला मुळात विरोध होता ऑड्री आता एक्कावन्न वर्षांची झालेली होती दे ऑल लाफ्ट हा ऑड्रीचा प्रमुख भूमिका असलेला शेवटचा चित्रपट होता शिवाय त्यात शॉनचीही एक भूमिका होती मायलेखांनी भूमिका केलेला हा एकमेव चित्रपट ठरला मात्र चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे आयुष्य जगता येत नव्हते उलट तो एक विरोधाभास वाटत होता ऑड्रीच्या आयुष्यातील आनंदाचा काळ अस्ताला जाऊ लागला होता एकोणीसशे मध्ये ऑड्री व आंद्रेया यांचे नाते कायद्यानुसार तुटले रीतसर घटस्फोट जाहीर झाला त्यांचे वैवाहिक जीवन तेरा वर्षांचे होते अर्थात शेवटची काही वर्षे ते एकत्र राहतच नव्हते पुढच्याच वर्षी आंद्रेयाने एका तरुण इटालियन अभिनेत्रीशी विवाह केला लुकाचा ताबा इटालियन परंपरेनुसार आंद्रेयाकडे गेला ऑड्रीला अर्थातच लुकाला भेटण्याची परवानगी होती आंद्रेयाच्या अनेक मैत्रिणी होत्या विवाहित व अविवाहित परंतु शारीरिक आकर्षणापेक्षा बौद्धिक आकर्षण त्याला अधिक वाटे असेच तो हो सांगे एकदा त्याने एका पत्रकाराला समजावले तो काही देवदूत नाही कोणताही इटालियन पती इतका एकनिष्ठ कधीच नसतो ती इटालियन परंपरा आहे पण ऑड्रीला इतर स्त्रियांविषयी कमालीची असूया वाटे ऑड्रीच्या वयामुळे कदाचित तिला तिचे वैवाहिक जीवन कायम असुरक्षित वाटे आंद्रेयाला ऑडरीबद्दल प्रेम तर वाटतच होते पण विलक्षण आधरही वाटे ती अतिशय साधी सरळ निष्पाप स्त्री आहे असे त्याचे प्रामाणिक मत होते आंद्रेया हा लुकाचा आदर्श पिता होता त्याचे व्यक्तिमत्व उथळ नव्हते त्याच्या आईलाही तो मानत होता परंतु ऑड्रीच्या एकनिष्ठतेच्या कल्पनेत तिच्या आदर्शाच्या सीमारेषेत राहणे त्याला जमले नाही त्यामुळे छोटेसे आदर्श कुटुंब हे ऑडरी से स्वप्न कायम से उध्वस्त जाले